नमो भगवते वासुदेवाय सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय सहावा ध्यान योग राया ते म्हणे संजयो तोची अभिप्राव अवधारी ज कृष्ण सांगती आताज योगरूप मग संजय धृतराष्ट्राला म्हणाला कृष्ण जो पाचव्या अध्यायात दाखवलेला योगरूप अभिप्राय अर्जुनाला सांगतील तो आहे सहजे रसाचे पारणे केले अर्जुना लागी नारायणे की त्याची अवसरी पाहुणे पातलो आम्ही श्रीकृष्णाने अर्जुनास ब्रह्मज्ञानाचे पारणे केले म्हणजे आजपर्यंतच्या अज्ञानरूपी उपासनानंतर ज्ञानामृताची मेजवानी केली त्या समयी आम्ही सहजगत्य पाहुणे म्हणून प्राप्त झालो कैसी दैवाची आगळी कनेनी जे जैसे ताने जे, की चवी करुनी पाहिजे तवामृत आहे आमचे दैव किती थोर आहे हे कळत नाही ज्याप्रमाणे एखाद्या तहानलेल्या पुरुषांनी पाणी पिण्यास लागावे व पाण्याचा घोड घेऊन त्याची रुची पाहावी तो ते पाणी नसून अमृत आहे असे समजावे कारण मिळण्याचा संभव नसताना ब्रह्मज्ञान आपणास मिळाले आहे तेव्हा धृत राष्ट्र म्हणाला आम्ही तुला ही गोष्ट विचारित नाही तया संजया येणे बोले रायाचे हृदय चोजबे जे अवसरी आहे घेतले या बोलण्याने त्या संजयाला धृतराष्ट्राचे हृदय मुलांविषयीच्या स्नेहाने यावेळी घेरले आहे असे कळून आले हे जाणोनी मनी हासिला म्हणे मातारा मोहे नाशिला एरवी बोलू तरी भला जाई हे लक्षात येऊन संजय मनात हसला व आपल्याशीच म्हणाला हा मातारा मोहने अगदीच बिघडून गेला आहे म्हणून पण ते तसे कसे होईल पण धृतराष्ट्राला हे प्रतिपादन गोड कसे लागणार जन्मांत्याला उजाडेल कसे त्याचप्रमाणे ही गोष्ट धृत राष्ट्रास उघड सांगितली तर तो मनात रोष ठेवी म्हणून संजय उघड बोलण्यास घाबरला परी आपन चित्ती आपला निकिया परी संतोषला जे तो संवाद उला कृष्ण अर्जुनांचा पण तो मात्र आपल्याला कृष्ण व अर्जुन यांचा समत प्राप्त झाला म्हणून आपल्या मनात चांगल्या प्रकारे खुश झाला तेने आनंदाचे निधालेपणे साभिप्राय अंत करणे आता आदरेसे बोलणे घडेल तया त्या तृप्तीने श्री कृष्णाच्या बोलण्याचा अभिप्राय मनामध्ये घेऊन तो संजय धृतराष्ट्रास आदरांनी सांगता होईल तो गीते माजी षष्टीचा प्रसंगू असे आयणीचा जैसा क्षीणार अमृताचा निवाडू जा ते संजयाचे बोलणे हाच गीतेच्या सहाव्या अध्यायाचा प्रसंग आहे व तो जाणण्यास चांगलीच बुद्धी पाहिजे ज्याप्रमाणे क्षीर समुद्रातून अमृताची निवड झाली तैसे गीतार्थाचे सार जे विवेक सिंधूचे पार नाना योग विभव भांडार उघडले का त्याचप्रमाणे हा सहावा अध्याय गीतेचे सार आहे हा अध्याय विचाररूपी समुद्राचा पलीकडचा किनारा आहे अथवा हा अध्याय म्हणजे अष्टांग योगाचे ऐश्वर्याचे खुले केलेले कोठारच होणे प्ररोहो पावे जो मूळ मायेचे विश्रांती स्थान आहे ज्याचे वर्णन करण्यास वेद समर्थन आहे व ज्यात गीतारूपी वेलीच्या अंकुराचे स्वरूप वाढीला लागलेले आहे तो अध्यावो सहावा वरी साहित्याची या बरवा सांगी जाईल म्हणून परिसावा चित्त देऊनी असा सहावा अध्याय असून त्यावर तो अलंकाराने सजवून सांगितला जाईल म्हणून लक्ष देऊन ऐकावा माझा मराठाची बोलू कौतुके परी अमृता पैजा जिंके ऐशी अक्षरे रसिके मेळवीन माझे हे प्रतिपादन मराठी आहे हे खरं पण अमृतालाही प्रतिज्ञापूर्वक जिंकेल अशा तऱ्हेची रसभरीत शब्दरचना मी करीन जी ऐको वळिकेचे नि पाडे दिसती नादीचे रंग थोडे वेधे परिमळाचे बीक मोडे जयाचे नि ज्या माझ्या अक्षरांच्या हळूवारपणाच्या मानाने पाहिले असता सुस्वरांचे निरनिराळे प्रकार कमी योग्यतेचे दिसतील व ज्या अक्षरांचा चित्ताकर्षकपणा सुवासाचे बल नाहीसे करील ऐका रसाळपणाची आलो भा की ची होती हो बोले इंद्रिया लागे कळंभा एकमेक ऐका रसाळपणाच्या लोभाने कानास जिभा उत्पन्न होतील व माझ्या शब्दांच्या योगाने इंद्रियामध्ये परस्परामध्ये भांडण लागेल घाणासी भावोजाय परिमळाचा हातोची होईल सहज विचार करून पाहिले तर शब्द हा केवळ कानांचा विषय आहे परंतु जिव्हा म्हणेल हा शब्द माझा रस विषय आहे ना असे वाटेल कि या शब्दाच्या योगाने मला सुवास मिलावा तर तो शब्दच अनुक्रमे रस व सुवास ये देखता होईल पुरो लागे धणी ते मनती उघडली खाणी रूपाची हे या बोलण्याच्या मर्यादेची पद्धत आश्चर्यकारक आहे ती पाहिली असता डोळ्यांनाही तृप्ती मिळू लागेल व ते म्हणतील हे आम्हाला रूपविषयाचे कोठारच उघडले आहे जेथे जे संपूर्ण पद उभारे तेथे मनची धावे बाहिरे, बोलू भुजा ही आविष्करे आलिंगावया संपूर्ण पद जेथे पूर्ण होईल तेथे त्याच्या भेटीकरता अंतःकरण बाहेर धाव घेईल व शब्दाला आलिंगण देण्यास बाहू ही पुढे सरसावतील ऐशी इंद्रिये आपुला लिया भावी झोंबती परि तो सरीसेपणेची बुझावी जैसा एकला कला जग चे सहस्र करू याप्रमाणे इंद्रिये आपापल्या इच्छेप्रमाणे माझ्या शब्दाला लगट करतील पण तो शब्द सर्वांचे सारखे समाधान करेल ज्याप्रमाणे सूर्य एकटाच सर्व जगाला जागे करत तैसे शब्दाचे व्यापकपण देखीचे असाधारण पाहत या भावज्ञा फावती गुण चिंतामणीचे त्याप्रमाणे शब्दाचे व्यापकपण असामान्य आहे असे समझावे. याचा विचार करून अभिप्राय जाणणाऱ्याला या चिंतामणीसारखे गुण दिसून येतील हे असो तू या बोलांची ताटे भली वरी कैवल्य रे वोगरिली ही प्रतिपत्ती मिया केली निष्कामासी ते राहू द्या असे शब्द हीच कोणी चांगली ताटे व त्यात मोक्षरूप पक्वानने वाढली आहेत अशी ही ग्रंथरचना रूपी मेजवानी मी निष्काम संतांना केली आहे आता नीच नवी, तेची करूनी ठाण दिवी जो इंद्रिया ते चोरुनिजेवी तयासीची फावे आता नित्य नवा प्रकाश हीच कोणी ठाणदिवी करून जो इंद्रियांना न करता उपभोग घेतो त्यालाच कैवल्य रूप पकवानांचा लाभ होतो येथ श्रवणाचे निपांगे बीण श्रोत या हो आवे लागे, हे मनाचे निजांगे भोगी जेगा। या जे या मेजवानी करता श्रोत्यांना श्रवण इंद्रियांचा टाकावयास पाहिजे ही मेजवानी मनाच्या अंतर्मुखतेने भोगावयाची आहे आहच बोलाची वालीफ आणि ब्रह्माची याची मग सुखेसी सुरवाडीजे सुखाची माजे वरवर असलेली शब्दरूपी गवसणी काढून आत अर्थरूपी ब्रह्म आहे त्याच्याशी तद्रूप व्हावे नंतर सुखामध्येच सुखाने रंगून जावे ऐसे हळूवारपण जरी येईल तरीच हे उपेगा जाईल एरवी आघवी गोठी होईल मुकिया बहिरयाची याप्रमाणे चित्ताला जर सूक्ष्मपणा येईल तर माझ्या निरूपणाचा उपयोग होईल नाहीतर मुक्या बहिरेच्या गोष्टीसारखा सर्व प्रकार होईल परिते असो आता आघव्हे लगे श्रोत या कडसावे जे अधिकारी येथ स्वभावे निष्काम कामू परंतु ते आता सर्वच राहू दे श्रोत्यांची निवड करण्याची जरूरी नाही कारण या विषयात सहजच कामनाशून्य अंतकरणाचे लोकच अधिकारी आहेत जी ही आत्मबोधाची आवडी केली स्वर्ग संसाराची कुरुंडी ते वाचून येथि गोडी नेणती आणि की आत्मज्ञानाच्या आवडीने आत्मज्ञानावरून संसार व स्वर्ग हा उतारा उतरून टाकला आहे त्या लोकां वाचून दुसरे लोक या विषयाची गोडी समजत नाहीत जैसा वायसी चंद्र नळखी जे तैसा प्राकृती हा ग्रंथू नेणीजे आणि तो हिमांशूची जेवी खाजे चकोराचे जे। ज्याप्रमाणे कावळ्यांना चंद्राची ओळख नसते त्याप्रमाणे विषयासक्त लोकांना हे प्रतिपादन समजणार नाही आणि शीतल किरणांचा चंद्र हाच ज्याप्रमाणे चकोराचे आवडते खाद्य आहे तैसास अज्ञानासी तरी हा ठावो आणि अज्ञानासी आन गावो बोलावया विषय पहा हो, विशेषू नाही त्याप्रमाणे ज्ञानवाना हा ग्रंथ भोगण्याचा विषय आहे आणि अज्ञाना हा ग्रंथ अगदी अनोळखीचे ठिकाण आहे म्हणून पहा या विषयी फार बोलण्याचे कारण नाही परि अनुवादलो मी प्रसंगे ते सजनी उपसाहावे लागे आता सांगेन काय श्रीरंगे निरोपिले जे परंतु वेळ आली म्हणून मी बोलून गेलो ते संतांनी क्षमा करणे उचित आहे आता श्रीकृष्णांनी जे सांगितले ते सांगतो ते बुद्धी ही आकळीता साकडे म्हणून बोली विपाये सापडे परिश्री निवृत्ती कृपादीप उजियेडे, देखेन मी ते बुद्धीला देखिल आकलन करण्यास कठीण आहे म्हणून शब्दांनी ते क्वचितच सांगता येईल तरी पण माझे गुरु निवृत्तीनाथ यांच्या कृपारूपी दिव्याच्या उजेडाने मी ते पाहीन व सांगेन जे दिठी न पविजे ते दिनाचे बळ प्राप्त होईल तर जे दृष्टीला दिसत नाही ते डोळ्यांशिवाय पाहता येते ना तरी जे धातुवादा हि न जवडे ते लोहीची पंधरे सापडे जरी दैव योगे चढे हाता. दैव वशात जर परिस हाताला येईल तर किमयेच्या योगानेही प्राप्त न होणारे उत्तम सोने लोखंडातच मिळेल तैसे गुरु कृपा होये, तरी करिता काय आप नो हे म्हणून ते अपार माते आहे ज्ञान देवो म्हणे त्याप्रमाणे जर सद्गुरूची कृपा प्राप्त होईल तर प्रयत्न केला असता कोणती गोष्ट प्राप्त होणार नाही ज्ञानेश्वर महाराज म्हणतात माझ्यावरती कृपा अलोट आहे तेने कारणे मी बोलेन बोली अरूपाचे रूप दावीन अतिंद्रिय परी करवी. त्या सद्गुरु कृपेच्या योगाने मी व्याख्यान करीन व म्हणून माझ्या व्याख्यानात अरूप ब्रह्माचे स्पष्ट रूप दाखवीन आणि जरी ते ब्रह्म इंद्रियांना गोचर होण्या पलीकडचे आहे तरी त्याचाही अनुभव इंद्रियांना घेता येईल असे मी करीन श्लोक पहिला श्री भगवान उवाच अनाश्रि कर्मफल कार्य कर्म करी चोगी चिन चक्रिय भगवान श्रीकृष्ण म्हणाले कर्मफलाचा आश्रय न करता जो कर्तव्य असे कर्म करतो तोच खरा संन्यासी व तोच योगी आहे केवळ निरग्नी अथवा क्रियारहित मनुष्य संन्यासी अथवा योगी नव्हे आई का यश्री औदार्य ज्ञान वैराग्य ऐश्वर हे साही गुणवर्य बसती जेथ ऐका कीर्ती लक्ष्मी उदारता ज्ञान वैराग्य आणि ऐश्वर हे सहा उच्च प्रतीचे गुण ज्याचे ठिकाणी असतात म्हणून तो भगवंतू जो निसंगाचा सांगातू तो म्हणे पार्था दत्तचित्तू होई आता म्हणून ज्या भगवंत म्हणतात म्हणाला अर्जुना आता लक्ष दे। योगी आनी तब एकची ते अर्जुना ऐक या जगात निष्काम कर्म योगी आणि सांख्य योगी हे दोन्ही एकच आहेत यांना कदाचित तू वेगळे मानशील पण तसे मानू नकोस कारण सहज विचार करून पाहिले तर हे दोन्ही एकच आहेत सांडीजे चाहे दुजया नामाचा आभासू तरी योगू तोची संन्यासू पाहता ब्रम्मी नाही अवकाशू दोही माजी नावाच्या वेगळेपणामुळे भासणारा दुजेपणा टाकून दिला तर योग तोच संन्यास होय तत्वत पाहिले तर ब्रह्मस्वरूपाच्या ठिकाणी या दोहोत अंतर राहत नाही ठाया ज्याप्रमाणे वेगवेगळ्या नावाने एकाच पुरुषाला हाक मारतात किंवा दोन रस्त्याने एकच मुक्काम गाठतात ना तरी एकची उदक सहजे परिसी नाना घटी भरी जे, तैसे भिन्नत्व योग जाणीजे किंवा स्वभावत पाणी जितके तितके एकच परंतु ते वेगवेगळे घागरीतून भरावे म्हणजे ते जसे वेगवेगळे दिसते त्याप्रमाणे योग व संन्यास यांचा वेगळेपणा फक्त दिसण्यापुरता आहे आई सकळ संमते जगी अर्जुना गातोची योगी जो कर्मे करून रागी नोहेर्जुना ऐक जो कर्माचे आचरण करून त्याच्या फलाविषयी आसक्त होत नाही तोच या जगामध्ये सर्वांना मान्य असलेला योगी होय जैसी महि हैीजे जनी अहम बुद्धी वीण सहजे आणि तेथीची तीए बीजे अपेक्षी ज्याप्रमाणे पृथ्वी ही अहंकारा वाचून सहजच वृक्षाधिकांना जन्म देते आणि त्यांना येणाऱ्या बीजाची म्हणजे फलाची अपेक्षा करत नाही आधारे जातीचे नि अनुकरे झे जे जेणे अवसरे करणे पावे तसे कुलक्रमातील वहिवाटीप्रमाणे वर्णाश्रम धर्मातील आचारांना जे कर्म ज्या वेळेला करणे प्राप्त आहे ते तैसेची उचित करी परी साहे शरी आणि बुद्धीही करोनी फळवेरी जायची ना ते त्याप्रमाणे यथास्थित करतो परंतु त्या त्यासंबंधी आपले ठिकाणी कर्तृत्व बुद्धी घेत नाही आणि बुद्धीनेही फलापर्यंत जात नाही म्हणजे फलाची इच्छा करत नाही ऐसा तोची सन्यासी, पार्थागा परियेसी ते भरवसे असा जो असेल तोच सन्यासी होईल अर्जुना ऐक तोच खात्रीने योगीराज आहे असे समज वाचूनी उचित कर्म प्रासंगिक, तयाते ते हे सांडावे बद्ध करी टाको मांडीची तो याशिवाय कर्म प्राप्त तर त्या तो तो, हे कर्म बंधन हे मी टाकेन पण हे कर्मचारी यापू ए कु सवेची लाज आणि कु तैसे आग्रहाचा पायी कु विचं वाया जसा एक लेप धुवून टाकून लागलीच दुसरा लावावा त्याप्रमाणे केवळ आग्रहाचा दास झालेला तो व्यर्थच कष्टात पडतो गृहस्थाश्रमाचे ओझे कपाळी आधीची आहे सहजे की तेची संन्यासवा ठेवी जे सरीसे पुढते डोक्यावर अगोदरच स्वभावत गृहस्थाश्रमाचे ओझे आहेच ते टाकण्याकरता संन्यास घेतला तर त्याबरोबरच पुन्हा संन्यासाश्रमातील कर्मांचे ओझे तो डोक्यावर घेतो म्हणून अग्निसेवा न सांडिता कर्माची रेखा नौलांडिता आहे योग सुख स्वभावता आपण पाच म्हणून अग्निसेवा न टाकता व कर्मचरणाची मर्यादा न उल्लंघता ज्ञानयोगाने सुख आपल्या ठिकाणी सहजच मिळणारे आहे